गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय एकनाथी भागवत अध्यानव्वा अर्थ ओवी क्रमांक एकशे एक्क्याऐंशी असा जो हा नारायण त्याने हे जग जगपूर्वी उत्पन्न केले कोणतीही बाह्य सामुग्री न घेता या विश्वाची त्याने उत्पत्ती केली एकट्याने आणि सामुग्रीशिवायच सारे जग कसे केले तर त्याने आपल्याच मायेला क्षुब्ध करून हे जग निर्माण केले त्याच्या मायेच्या पोटामध्ये जीवसमुदायाच्या असंख्य कोटी भरलेले असतात ती माया त्याने दृष्टीने अवलोकन केली या इक्षणालाच काळ असे म्हणतात अशा प्रकारे त्याने आपल्या मायेकडे पाहिले आणि तिला आपल्या अंगावर खेळू दिले पण आपल्या अंगाला लागू दिली नाही इतक्या अलिप्ततेचा खेळ तो करणाराच एक जाणत असतो आकाशामध्ये धुके भरते परंतु आकाश काही धुक्याला स्पर्शत नाही त्याप्रमाणे तो आपल्या अंगाने माईला वाढवतो पण तिच्याशी अलिप्तपणेच राहतो उदकानेच कमळिणीला वाढवले पण तेच उदक ती आपल्या पानाने झाकून टाकते त्याप्रमाणे माया ही सतचित आनंद यापैकी आनंदाशाला आवरण घालते परंतु सत सह, चित सत्ता ही मोकळीच असते जो आपल्या मायेला अधिष्ठान तोच त्या मायेचे नांदावयाचे घर याप्रमाणे खरोखर मायेचा नियंता नारायणच होय रजोगुण सृष्टीला उत्पन्न करतो सत्वगुण तिचा प्रतिपाल करतो आणि तमो गुण कल्पांता वेळी क्षुब होऊन काळाच्या रुपाने करतो। परंतु ही शक्ती, असे श्लोक सतरा आणि अठरा सर्वांना आपल्यात घेऊन स्वतःच्याच आधारावर ते एकमेवा द्वितीय होऊन राहिले प्रकृती आणि पुरुष या दोहनचे नियामक असलेले तेच आदी जेव्हा आपल्या कालशक्तीच्या सामर्थ्याने या सत्वादी शक्तींना साम्यावस्थेत घेऊन जातात तेव्हा सर्व कार्यकारणांचे परमकारण असे ते एकटेच असतात ते केवळ अनुभव स्वरूप व आनंदाचा पुंज आहेत तेथे प्रकृतीची कोणतीही उपाधी नाही अशा प्रकारे कार्यकारण नाहीसे केल्यानंतर एकटा एक, एक अद्वितीय परिपूर्ण असा नारायणच गुणागुण सोडून देऊन शिल्लक राहतो पण तेथे एकटा एक नारायण राहतो असे म्हणणारे तरी कोण लक्षण केवळ अद्वितीय आहे भेदशून्य अवस्था तीहीच तेथे सजातीय भेद नाही विजातीय भेदही नाही आणि स्वगत भेदही पण तेथे नाही अशा रीतीने तो भेदरहितच असतो झाडाशी झाड जाड़ सजातीय झाडाची पाने फुले फळे स्वगत व झाडाशी पाषाण विजातीय याप्रमाणे परमात्म्यात आत्मा जीव व जगत असे विविध भेद नाहीत असा जो खरोखर अभेद तोच प्रकृती पुरुषांचा ईश्वर होय तोच सर्वांचा श्रेष्ठ नियंता व पर आणि अवर आहे त्याचाही निर्णय ऐक मनरहित संकल्पाने ज्याने प्रकृती आणि पुरुष दोन्ही उत्पन्न केली तोच खरोखर ईश्वर होय त्याच्याच सामर्थ्याने ती वागतात प्रकृतीला सत्ता चेतवते तेच याचे पुरुषत्व होय म्हणून प्रकृतीचा पती सर्वतोपरी हाच एक होय ब्रम्हदेवाधिक देव पर आणि मनुपासून स्थावरपर्यंत सर्व जीव ते अवर होत यांचा नियंता व चालक तोच होय ज्याच्या आज्ञेबाहेर वायू सुद्धा पाऊल टाकत नाही समुद्र आपल्या मर्यादेत राहतो आणि सूर्य दिनमान चालवतो ज्याची आज्ञा शिरसावंद करून प्राण सुद्धा नाकातून बारा अंगुलेच फिरत राहतो आज्ञेच्या धाकाने त्याच्या पुढे जाऊ शकत नाही सक्तीची आपले स्थान सोडित नाही तो स्वतः निराधार असून साऱ्या विश्वाला आधार होऊन राहिलेला आहे ज्याप्रमाणे सर्पभासाला आश्रय दोराचाच दिसतो सत्वाधिक ज्या गुणशक्ती आहेत त्यांना आत्मकालगतीने आवरून धरून आत्मप्रकृतीमध्ये समत्वाला आणून ठेवले आहे। पण ती प्रकृतीही उपरम पाऊन निर्गुणाच्या ठिकाणी राहिली आहे ज्याप्रमाणे वडाचे झाड आपल्या बीजात सामावून केवळपणाने राहते त्याप्रमाणे सर्व उपाधींना गिळून ब्रम्ह केवळ निरुपाधिक स्वरूपाने राहते ज्याप्रमाणे मंदराचल काढून घेतला असता क्षीरसागर निश्चल राहतो किंवा निरनिराळ्या आकाराचे दागिने मुशीत घातले असता मुलचे जसे सोने असते तसेच हुबे हुब ते हुबेहुब होते किंवा आकाशात दिसणारी नक्षत्र लोपवून टाकतो त्याप्रमाणे मायेने आकारास आणलेली सर्व सृष्टी गिळून टाकून निरुपाधिक असा एक परमात्माच राहतो किंवा ग्रीष्म ऋतूच्या अखेरीला सर्व प्रकारची बीजे पृथ्वीत लीन होऊन जातात त्याप्रमाणे प्रकृती त्याच्यामध्ये लीन होऊन तो केवळ सुखस्वरूपाने बाकी राहतो असा केवळ निरुपाधिक सुख स्वरूपानंदाचा कल्लोळ मात्र तेजाने तेजपुंज आणि सद अंशामुळे निरंतर निर्मळ त्या ज्ञानस्वरूप अनंताने उत्पत्ती काळी सृष्टी कशी निर्माण केली तेही नीट श्रवण कर श्लोक एकोणीस आणि वीस केवळ आपल्या सामर्थ्यानेच ते आपल्या त्रिगुणात्मक मायेमध्ये क्षोभ उत्पन्न करतात हे शत्रुसूना त्या मायेद्वारे ते सर्वप्रथम हे सूत्रांचे अहंकार द्वारा निर्मिती करते त्यामध्ये हे सगळे विश्व आज बाहेर व्यापलेले आहे त्याच्यामुळेच मनुष्य जन्म चक्रात फिरत राहतो त्याने आपल्या काळसत्तेने आपल्या मायेकडे पाहिले तेव्हा ती क्षुब होऊन तिने निजसूत्र म्हणजे वायुरूप सूत्रात्म्याला उत्पन्न केले त्यालाच क्रियाशक्ती असे म्हणतात त्याच क्रियाशक्तीने तीन गुण व्यक्त केले आणि अहंकाराच्या द्वाराने जगाच्या उत्पत्तीचे मूळ निर्माण केले तेव्हा गुणागुणाच्या विभागाप्रमाणे देव मनुष्य आणि नाग उत्पन्न होऊन अध म्हणजे पाताल लोक म्हणजे स्वर्ग लोक आणि मध्य म्हणजे मृत्यूलोक याप्रमाणे तत्काल त्रिभुवनाची रचना झाली ब्रह्मांडातील पिंडाला वागवू लागले पिंडाची आणि ब्रह्मांडाची रचना करणारी तीच क्रियाशक्ती होय असे तू समज जीवाला संसारी करण्याकरताच हिने शरीरामध्ये षडविकार उपजणे असणे वाढणे परिणाम पावणे क्षीण होणे व नाश पावणे यांचा फैलाव केला तशाच सहा उर्मी म्हणजे जन्म मरण क्षुधा, तृषा शोक मोह उत्पन्न केले याप्रमाणे संसाराची वाढ करण्याकरताच हिचा खटाटोप आहे म्हणूनच सांख्य हिचा क्रियाशक्ती या नावाने उल्लेख केला आहे या क्रियाशक्तीच्या सूत्रामध्येच हे सर्व जग ओतलेले आहे ते वाकडे तिकडे जसे असेल तसेच जेथल्या तेथे त्यात गुंतून वाढीच लागते ती क्रिया आणि अनिवार वाटेच्या रुधिराचे मिश्रण होऊन ते मिश्रण बराच काल पर्यंत जठराग्नीच्या ज्वालेमध्ये उकडले म्हणजे गोठले जाते तेथे मग त्याला अवयव रुपी लहान मोठे अंकुर फुटून हस्त हस्तपादि अवयव तयार होतात आणि मग देहाला आकार येतो तरी सुद्धा यातना चुकत नाही त्या अपार असतात पोटामध्ये गर्भाची उंडी म्हणजे गोळा उकडत असताना अनेक प्रकारची दुःखे येऊन आदळतात नाका तोंडामध्ये विष्टा जंत वगैरे शिरत असल्यामुळे पुरे पुरे म्हणून मस्तक झाडू लागतो गर्भातील वेदना मोठी भयंकर असते त्याची आठवण होताच मनाचा थरकाप होतो त्यावेळेस कधी स्वर्गाच्या बंदी खाण्यास घालते किंवा देहाभिमानाने नरकामध्ये कुचंबट ठेवते अशा प्रकारे सुखदुःखांच्या कड्यांनी बनवलेली त्रिगुणाची घट्ट बेडी ठोकून दुःखांच्या राशी भोगावयास लावते तरी अविद्या सोडीत नाहीच हा मायेचा खटाटो महाभयंकर आहे पण राजा तुला मात्र त्याच्या पासून भय नाही कारण तू दृढ करून अभिमान व दर्प अगदी तुझी स्थितीच पालटलेली दिसत आहे तुझ्या हृदयात चित शक्ती प्रकट होऊन अविद्येची रात्र संपून ज्ञान सूर्याचा उदय झाला आहे जेथे अभिमान छाटला जातो तेथे कामाधिक शत्रुही ही नाश पावतात ज्याप्रमाणे शिरच्छेद केला की हातपाय आपोआपच नाश पावतात याप्रमाणे मी तुला अरिमर्दन असे जे म्हंटले ते अगदी बरोबर आहे हे अवधूताचे भाषण ऐकून राजाला फार संतोष झाला अवधुतालाही प्रेमाचा गहिवर दाटून आला आणि त्याने राजाच्या मस्तकावर हात ठेवून हृदयाशी धरून अलिंगन दिले तेव्हा राजाला मोठी धन्यता वाटली निजात्म बोधाने दोघांचे तादात्म्य झाले त्यामुळे मिठी घट्ट पडली त्यांचा आनंद विश्वास मावे नासाला भेट होत असते मुलाचे कौतुक केलेले पाहून आईचे डोळे तृप्त होतात त्याप्रमाणे शिष्याला आत्मबोध झाला की सद्गुरूलाही अत्यानंद होतो याप्रमाणे उभयतांचा संवाद चालला असता परमानंद भरून वाहू लागला त्या आनंदाचा भरात पुढील कथेचा संवाद अवधूत अधिकच स्पष्ट करून सांगू लागला श्लोक एकवीस ज्याप्रमाणे कोळी कीटक आपल्या हृदयातून तोंडाच्या द्वारे तंतू बाहेर काढून जाळी पसरतो त्यातच विहार करतो आणि पुन्हा ते गिळून टाकतो त्याप्रमाणे परमेश्वर सुद्धा आपल्यापासूनच या जगाची उत्पत्ती करतात जीवरूपाने त्यामध्ये विहार करतात आणि पुन्हा विश्व आणि दृष्टांताने स्पष्ट केले आहे ऊर्ण नाभी म्हणजे कोळी किंवा कांतीण हा कोळी आपल्या अंग स्वभावाप्रमाणे आपल्या पोटातील तंतु तोंडातून बाहेर काढून त्याचे जाळे करतो आणि त्या पसरलेल्या तंतुवर खाली आणि तंतु खेलता तंतु पोटात भरतो आणि अद्वैत कळा दाखवतो याच रीतीने सर्वेश्वरही आपण एकटाच संसाराची रचना करून अखेर त्या सर्वांचा संहार करून निर्विकार अशा आत्मस्वरूपाने शिल्लक राहतो याच लक्षणाचा निर्धार धरून मी त्या उर्ण नाभीला गुरू केले आता सारुप्यतेचा विचार करण्यासाठी मी कुंभार किंवा भीतीने सुद्धा बुद्धिपूर्वक आपले मन एखाद्या ठिकाणी केंद्रित करी तर त्याला त्या वस्तूचे स्वरूप प्राप्त होते पुरुषाने काया वाचा व मन एकाग्र करून ज्या ज्या वस्तूचे ध्यान करावे त्या, त्या वस्तूचे स्वरूप त्याला प्राप्त होत असते असे तू समज स्नेहा भयातूंचा ध्यास लागून राहतो त्या ध्यासानेच त्याला तद्रुपता प्राप्त होते हे मी अगदी बाहू उभारून सांगतो देह गेल्यानंतर तद्रुपता होईल हे म्हणणे वृथ आहे याच देहाने आणि येथे असताच तद्रुपता प्राप्त होते श्लोक तेवीस कुंभार माशी एखाद्या किड्याला पकडून आणून त्याला भिंतीवर मातीच्या घरात बंदिस्त करून टाकते बाहेरून त्याला भू भू करून घाबरवते तिच्या भीतीने तिचे करी, पहिल्या शरीराचा त्याग न करताही तिच्या सारखाच होतो याप्रमाणे कोणत्याही प्रकारे का होईना परमात्म्याचे सतत चिंतन केल्याने मनुष्य सुद्धा परमात्म्याला प्राप्त होतो हे ज्ञान किड्याकडून घ्यावे भिंगुर्टी म्हणजे कुंभारिण माशी ती एक आळी कीड धरून आणते आणि तिला एका भिंतीशी बांधलेल्या घरट्यात कोंडून ठेवते त्यामुळे ती मरणाच्या भयाने त्या कुंभारिणीचा रात्रंदिवस ध्यास करीत राहते त्या तिच्या तीव्र ध्यानानेच ती आळी स्वतः कुंभारिण बनते आणि तत्काल आकाशात उडून जाते हे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो कुंभारिण ही जड आणि क्षुद्र कीट कीटक तिचे ध्यान करणारी आळीही जड मूढ पण तिलासुद्धा तीव्र ध्यानाने कुंभारणीचे स्वरूप प्राप्त होते पण भगवान काही तसा नाही तो अजड आहे तो चिद्रूप आहे तो सौख्यदाता आहे त्याचे ध्यान करणाराही ज्ञाता व अधिकारी आहे अशाने ध्यान केले तर तेथे तप होण्याला मुळीच विलंब लागावयाचा नाही आळीला कुंभारणीचा आकार प्राप्त होतो अर्थात केवळ तीव्र ध्यानाने न घडणारी गोष्ट सुद्धा घडून येते विचार केला तर ती दोघेही अज्ञानीच असतात अर्थात जडानेच जड वेदले जाते भगवंताच्या ध्यानाची गोष्ट तशी नाही कारण ध्यान करणारा हा मूळचा भगवत रूपच असतो ध्यानाने मी देही हा त्याचा भ्रम तेवढा नाहीसा होतो त्यामुळे तो अनायाच तद्रूप होतो ह्याच देहात आणि ह्याच वृत्तीने आपली मुक्ती ज्याला कळत नाही आणि भगवत प्राप्ती करून घेवत नाही तर नरेहातील विद्वत्ता व्यर्थ होय तो जर चैतन्य घर नाही तर त्याचे आणि धर्माचरण सारे व्यर्थ आहे श्लोक चोवीस राजन अशा प्रकारे मी इतक्या गुरुंकडून हे ज्ञान घेतले आता मी आपल्या शरीराकडून जे शिकलो ते तुला सांगतो नीट ऐक अवधूत यदूला म्हणाला इतक्या गुरुंपाशी जे जे काय स्वबुद्धीने शिकलो ते तुला सांगितले मी आपल्याच बुद्धीच्या युक्तीने, आणखी किती एक गुण शिकलो आहे तेही तुला अनन्य प्रीतीमुळे सांगतो चोवीस गुरुंचाही गुरु असा जो समर्थ विवेक वैराग्य विचार तो या नदेहातच प्राप्त होत असतो या नरदेह हाच मुख्य गुरु होय श्लोक पंचवीस माझा हा देह सुद्धा माझा गुरुच आहे हा मला वैराग्य आणि विवेकाचा उपदेश करतो याला जन्म व मरण असल्यामुळे याच्या पाठीशी दुःख सततचे लागलेलेच आहे या देहामुळेच मी तत्व चिंतन करत असलो तरी हा देह हिंस्त्र प्राणी अग्नी इत्यादी दुसऱ्यांचाच आहे असा निश्चय करून या देहाची आसक्ती सोडून मी वागत असतो हे चतुरश्रेष्ठा देहाला जे गुरुत्व आले आहे ते दोन प्रकारांनी आलेले आहे परमार्थाचे संरक्षण करण्यासाठी त्याची लक्षणे पण तसेच देहा इतके चांगलेही त्रिभुवनात काही मिळावयाचे नाही वाईट म्हणून त्याचा त्याग करावा तर मोख अंतरते बरे तो चांगला म्हणून त्याचा उपभोग घ्यावा तर हटकून नरकात पडावे लागते या करता त्याचा त्यागही करू नये आणि त्याचा भोगही घेऊ नये आपले कार्य साधून घेण्यासाठी भाड्याचे घोडे आपल्या मुक्कामापर्यंत नेणे भाग पडते पुढे त्याची आपण काळजी घेत नाही त्याप्रमाणे परमार्थावर हेतू ठेवून घरामध्ये वस्ती करावा ती अगदी उदासीन वाट सराप्रमाणे करावी देहाच्या आसक्तीची गोष्ट बुद्धीच्या टप्प्यापर्यंत येऊ देऊ नये देहाची स्थिती नश्वर आहे आणि नश्वरत्वामुळेच विरक्ती उत्पन्न होते मुमुक्षच नाशवंत वस्तूवर आसक्ती ठेवित नाहीत आणि ज्याने विरक्ती उत्पन्न होते तोच खरोखर विवेक होय मिळून विवेकाची आणि वैराग्याची प्राप्ती आपल्याच विचाराने नरदेहामध्ये होते इतर देहामध्ये हा विचारच मूल असत नाही कारण इतर देह धारण करणारे म्हणून नरदेहूल्य ठेवा आहे त्याच्या योगाने ब्रह्मसायुज्यात जाता येते म्हणून देव सुद्धा नरदेहाचे वर्णन करून मनुष्यपणाची इच्छा करतात म्हणून नरदेह हा मोठा पवित्र आहे असे तू म्हणशील पण तो अत्यंत निंद्य आहे असे समज कारण त्याचे जन्म योनी द्वाराने असून मरण हे त्याच्या पाठीशीच लागलेले आहे प्राणी पुरता जन्माला ला तो, तो मरण लागते गर्भात सुद्धा मरणाचा धक्का बसेल म्हणून भीतात तात्पर्य ह्या देहा मृत्यू कसा चिकटलेला आहे पहा तो बाल्याबरोबर असून तारुण्यातही अगदी मांडीशी मांडी, मांडी लावून बसतो असे असताही आपल्या मरणाचा ताठा बलवान सारा काय तो मीच एक असे म्हणत असतो तोच त्या तारुण्याची वाळी म्हणजे तारुण्य ऋतूतील नवे फळ देठ न फेडताच काळगिळून टाकतो मग म्हातारपणाने जर्जर होऊन मरण प्राप्त होतो पांढऱ्या शुभ्र चौरीसह वर्तमान जरेच्या रुपाने मृत्यूचे प्रस्थान पुढे येते व पाठी मागून आपण केव्हा त्या त्यावेळाची वाट मृत्यू पाहत असतो सारे अंग लटलटा कापू लागले म्हणजे तोच मृत्यूचा पंखा आला म्हणून समजावे आणि मान कापते तोच मृत्यूचा डोलारा समजावा मृत्यूचे सैन्य भराभर आशिरावे म्हणून काळ हा सर्व दात पाडून सारा रस्ता सपाट करून सोडतो पाठीला पोक येऊन तिची घडी होते तेच मृत्यूचे निशाण ते दोन्ही कानात दोन खिळे मारून गच्च बांधून टाकलेले असते मृत्यू पुढे येणार म्हणून नेत्रांचे तेवते मग त्याला तुम्ही अंजन घाला कि काही घाला अक्षरे सुद्धा दिसेनाशी होतात रात्रभर खोकल्याच्या जागरणाने शेजारच्या घरवाल्यांना सुद्धा कंटाळा येतो आणि ते म्हणतात मरत का नाही एकदा चा म्हाता आपल्या पोराबाळांची झोप मोडते मृत्यूची धाड आलेली पाहिली की पायात पाय अडखळू लागतात जिभेची म्हातारपणाची विटंबना फारच कठीण असते आपली बायका मुले व इतर माणसेही जवळ येईनाशी होतात तेव्हा जिणे निखालच केविलवाणी होते देहाला म्हातारपण गाठले की आपण ज्यांना यातायात करून पोचलेली असतात ती जवळ यायला कण देहाला म्हातार पण पाठीस लागले की त्याचे बोलणे सुद्धा कोणी ऐकत नाही मुले त्याला वेडा उंदाखवतात, आणि कुत्री पाठी मागे लागतात जाणती माणसे मुलांना हा पहा बागुलबुआ आला असे सांगू लागतात खोकल्याची ढास तर क्षणभर स्वस्थ बसू देत नाही आणि त्यामुळे जीव कासावीस होतो म्हातारा असा लहानपणी ज्यांनी आशीर्वाद दिला त्यांनी खरोखर तो शापच दिला म्हणण्यास हरकत नाही कारण म्हातारपणासारखे दुःखदायक असे दुसरे कोणतेच नाही म्हातारपणाचे दुःख अशा तरेचे असते की हे तरुणपणी पाहून हीच दशा पुढे मलाही हात धरून येईल असे समजले पाहिजे देह तितका षडविकारांनी भरलेला आहे त्या एक एक विकारामध्ये आणखी कोट्यवधी अनर्थ आहेत शिवाय अग्नीवर तुपाच्या धारा लागाव्यात त्याप्रमाणे त्यांच्यात पुन्हा सहा उर्मी लागून राहिलेल्या आहेत देहरूप आळे हे या दुःखाचे मूळ होय यामुळे तो देह वाढवला तर दुःख वाढून अखेर महादुःख हेच फळ येते तात्पर्य देहाची संगती ही निरंतर दुःखदायक आहे हे मनात आणून त्याची आसक्ती सोडून द्यावी विरक्ती मनात बिमण्याच्या हेतुने, देह हा गुरु आहे या देहाच्या साह्यानेच अविनाश पदाची प्राप्ती होते या गुणामुळे ही देहाला गुरु म्हटले पाहिजे देह हा उपकार करणारा आहे आणि अपकार करणारा आहे त्याला दोन्ही बाजूंनी गुरुपणा आहे याचा विचार करून जो चतुर आपले हित साधील तोच धन्य होय तत्व विचार करून पाहिले असता अज्ञान हेच देहाचे मूळ आहे आणि आत्मस्वरूप न दिसणे तेच प्रकृतीचे भासणे होय प्रकृतीपासूनच तीन गुण उत्पन्न होतात तीन गुणांपासून तीन प्रकारचे अहंकार उत्पन्न होतात आणि तेथून महद्भूतांचा विकार उत्पन्न होऊन देहासह वर्तमान इंद्रियांचे व्यापार चालतात तात्पर्य दोरामध्ये सर्प झालाच नाही भ्रमाने त्याला सर्प म्हणतात त्याचप्रमाणे ब्रम्ह पिंड ब्रम्हांड हा आरोप आहे देहाचे मूळ पाहले तर ते मृगजळासारखेच वाटते सर्व भ्रमाचेच राज्य पसरलेले आहे परब्रह्माच्या ठिकाणी हा केवळ आरोप आहे देह नसतानाही त्याचा भास होतो त्याला आरोप असे म्हणतात आता अपवाद कशाला म्हणतात ते सांगतो एकाग्र चित्ताने श्रवण देह हा पंचभूतात्मक असल्याचे प्रसिद्ध आहे तो मी म्हणणे केवळ अबद्ध होय कारण देह हा मलिन आहे आणि मी शुद्ध आहे देहाला व आम्हाला याप्रमाणे अतिशय विरुद्ध आहे मी पृथ्वी नवे, कारण ती जड आहे मी मी जळ नव्हे कारण ते द्रवरूप आहे मी तेज नव्हे कारण त्याला दाहकत्व आहे तसाच मी वायू ही नव्हे कारण तो चंचल आहे मी आकाश नव्हे कारण ते शून्य आहे अहम ही मी नव्हे कारण ते दृश्य आहे मी जीव नवे, कारण तो परिच्छिन्न म्हणजे एकदेशी आहे तसाच मी माया ही नव्हे कारण ती मिथ्या आहे नश, नश्वरत्वाचा योगाने मी देह नवे, बाधकत्वाचा योगाने मी विषय नवे, तात्पर्य ह्या तत्वांचा आणि माझा येथे संबंध नाही मी ब्रह्म आहे हा अभिमान हंसांना आणि परमहंसांना संमत असतो पण ते एक सत्वावस्थेचे साधन आहे तो अभिमानही मी नव्हे ज्या तत्वांचा अनुवाद केला त्या सर्वांचा माझ्या ठिकाणी अपवाद म्हणजे अभाव आहे हे यदू हा माझ्या बुद्धीला झालेला बोध मी तुला सांगितला तुझी अनन्य भक्ती व भावार्थ पाहून हे माझे सारे गुह्य ज्ञान मी तुला सांगितले नाहीतर ते सांगण्याची मला मुळीच गरज नव्हती परंतु हे भाग्यवान राजा तुझी आस्थाच मला बोलवते याप्रमाणे संवाद सुखाच्या एकतानतेने त्यांनी अद्वैत बोधाने टाळी दिली आणि दोघेही आनंदातिशयाने ब्रह्मस्वरूपात तन्मय झाले अवधूत म्हणाले या देहासारखा उपकारी मित्र दुसरा नाही म्हणून तो नीट राखावा म्हणशील तर, तर तो मुळातच परक्याचा आहे याचे अत्यंत जतन करू म्हटले तर त्याचा शेवट भलताच होतो तो कोल्ह्या कुत्र्यांचे होतो किंवा अग्नीचे भक्ष होऊन राहतो या दोन्ही अवस्थातून सुटला तर किड्यांचा बुजबुजाट होतो देहाला कृमी विभस्म संज्ञ असे म्हटले आहे जाळला तर त्याचे भस्म होते पुरला तर त्याचे कृमी होतात व कोल्ह्या खाल्ला तर त्याची विष्ठा होते ह्या तिन खेरीज देहाला चौथी अवस्था नाही हे तुलाही चांगले माहीत आहे म्हणून हे राजा मी देहाची आसक्तीच धरीत नाही आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने मी निसंगपणाने पृथ्वीवर फिरतो देहाला उपभोगाची म्हणून जितकी साधने आहेत तितकी सारी बंधने आहेत हे तू लक्षात ठेव त्यांच्या योगाने वासना प्रबळ होऊन अनिवार्य वाढते श्लोक सव्वीस जो मनुष्य पत्नी पुत्र धनदौलत पशु सेवक घर यांची वाड करीत त्यांच्याकडून ज्या देहाला सुख मिळेल अशी इच्छा बाळगून त्यांचे पालन पोषण करतो आणि अतिशय कष्ट करून धनसंचय करतो तोच देह शेवटी बी निर्माण करून झाडाने नष्ट व्हावे त्याप्रमाणे आपल्या पुढच्या जन्मासाठी कर्मरूप बीज तयार करून मृत्यूला कवटाळतो देहभोगातील मुख्य गोडी म्हंटली म्हणजे स्त्री भोगाची सर्वस्व खर्च करून आपल्या जोडीला बायको करून घेऊन येतात परंतु स्त्रीचे पाणी ग्रहण केले कि प्रपंचा दुःख वाढू लागते त्या स्त्रियेच्या उपभोगासाठी घर करणे भाग पडते ते घर नीट चालवावयाला धनधान्याची समृद्धी पाहिजे पुढे मुले बाळे होऊन प्रपंच वाढला म्हणजे अनिवार्य चिंता उत्पन्न होते त्या मुलाबाळांचा अतिशय लढा लागून राहतो त्यांच्याकरिता गडी माणसे दासदासी गुरे ढो ढोरे बाळगावी लागतात त्यामुळे खडतर कष्ट सोसणे भाग पडते सुखाचा एक क्षणही मिळत नाही व्यायांची आणि जावयांची ओढ लागते आपते झुंडीच्या झुंडी जमा होतात त्यांचा करता करता। नाही नाही तितके उपाय करतो स्वदेशात परदेशात हिंडू लागतो व रात्र दिवस धगधग करून हैराण होतो देहाला सुख देण्याकरता शेकडो पट दुःखच वाढवित असतो मूर्ख लोकांची अशी चालच आहे कि ते देहाभिमानाने फुकट अभिलाशा वाढवतात देहसुखाच्यामुळे त्याचा निज स्वार्थ त्याला दिसत नाही घरदार मुले बाळे संपत्ती यांचा लोप देहाने वाढवलेला असतो तीच वासना देहाच्या अंतकाली दुसऱ्या जन्माच्या बीज रूपाने कारणभूत होते ज्याप्रमाणे कणसाच्या शेंड्यावर चढतो आणि मग त्या कणसापासून जमिनीवर झडून पडतो आणि वाढीने वाढलेले परंतु मुख्य बीज जमिनीत छिल्लक राहिलेले असते त्या बीजाला पाणी व जमीन सापडली की लागलेच पुढे त्याचे झाड वाढते त्याप्रमाणे दुसऱ्या जन्मात घालण्याकरता वासनाही उरत असते त्या झाडाप्रमाणेच वासना बीज लिंग देहात छिल्लक राहून व स्वर्गात किंवा कशी वाढते तेही तुला सांगेन से केले असताना अनिवार वाढते श्लोक सत्तावीस जसे एखाद्या माणसाला त्याच्या पुष्कळशा सवती पत्न्या आपापल्याकडे ओढून त्याला सतावतात त्याचप्रमाणे देहभिमानी जीवाला एकीकडे त्याची रसना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 नाक कधी सुगंधाकडे ओढते तर कधी चंचल डोळे रूप पाहण्यासाठी आकर्षित करतात कधी कर्मेंद्र जिव्हा रसाकडे ओढ घेत असते तृषाप्राशन करण्यासाठी जीव तोडते शिस्नाला रतीसुखाची गोडी असल्यामुळे त्यात रममाण होण्याकरता ते धडपडत असते मऊ असेल ते त्वचा पाहत असते पोट भरपूर अन्न मिळण्याची इच्छा करीत असते गायन मंजूळ ध्वनी आलाप हे कान मागत असतात नाक सुगंधा करता उद्युक्त झालेले असते सुस्वरूप करता, डोळा ओढीत असतो अनेक प्रकारचे खेळ खेळावेत मनास वाटतील त्या नाना प्रकारच्या लीला कराव्या म्हणून हात धडपडत असतात पायांना इकडे तिकडे हिंडावेसे वाटते ज्याप्रमाणे घरामध्ये एका नवऱ्याला पुष्कळ बायका असल्या म्हणजे त्याला सौती सक्ती तोड तोडून घेतात त्याप्रमाणे इंद्रिये आपापल्या आवडीप्रमाणे त्याला ओढीत असतात याप्रमाणे इंद्रियांना विषयांची आसक्ती असल्यामुळे वासनाही प्रबळ होत जाते आणि त्या वासनाच पुरुषाला खरोखर या देहातून त्या देहात घेऊन जात असतात यासाठी विषयांचा त्याग करण्याकरता देह संगच मुळी सोडून दिला पाहिजे असे करण्याला मनुष्य उत्तम आहे कारण ज्ञानप्राप्ती आहे ही ती देहात आहे श्लोक अठ्ठावीस भगवंतांनी आपल्या अचिंत्य शक्ती असलेल्या मायेद्वारे झाडे सरपटणारे पशु पक्षी डास मासे अशा अनेक प्रकारच्या योनी निर्माण केल्या परंतु त्यांनी त्यांचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी मनुष्य शरीराची निर्मिती केली ब्रह्माचा साक्षात करून घेऊ शकणाऱ्या बुद्धीने युक्त अशा रचना केल्यावर त्यांना आनंद झाला ह्याच आपल्या स्वरूपाला जाणता यावे म्हणून सृष्टीच्या आरंभी श्री अनंतांनी आपल्या मायेच्या हस्ते अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली काही जमिनीवरून चालणारी तयार केली काही आकाशातून फिरणारी तयार केली काही पाण्यात विहार करणारी तयार केली व काही स्थावर व काही जंगम अशी शरीरे निर्माण केली वृक्ष सर्प पशु दंश करणारे प्राणी राक्षस पिशाच बगळे हंस मासे कासव इत्यादी झाडून साऱ्या योनी त्याने निर्माण केल्या अशा चौऱ्याऐंशी लक्ष योनी तयार करून त्यांच्याकडे नजर देऊन पाहिले तो त्यांच्यामध्ये आत्मप्राप्ती करून घेण्यासारखा अधिकारी त्याला कोणी दिसला नाही अशी सृष्टी पाहून देवाला समाधान वाटले नाही म्हणून त्याने मुद्दाम मोठ्या आस्थेने मानवी देहाची रचना केली आणि त्या मनुष्यामध्ये पुष्कळचे आपले ज्ञान भरून ठेवले ज्या ज्ञानाने ते ह्या देहात असूनच विदेहस्थितीला पोचतात आहार निद्रा भय आणि मैथून ही साऱ्या योनींना सारखी आहे परंतु मनुष्य देहातील ज्ञान हे सर्वांपेक्षा विशेष आहे अशा त्या मनुष्य देहाला पाहून मात्र भगवंताला संतोष झाला कारण या देहाला ब्रह्मज्ञान संपादन करण्याचा अधिकार असून याच देहाने माझी प्राप्ती होण्यासारखी आहे असे वाटले मनुष्य जन्माला मनुष्यजन्माला येऊनही जो ब्रह्मज्ञान संपादन करणार नाही तो विषयाचरणातच सर्व काळ चूर असणारा दाढीवाला बोकडच समजला पाहिजे मनुष्य देहातील ज्ञानाने सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेता येते एवढा अधिकार नारायणाने कृपा करून दिला आहे मनुष्य देहातच ब्रह्मज्ञान संपादन करावयाचे तर ते मी पुढच्या जन्मात संपादन करीन असे म्हणेल तो परबुडाला समजावे त्यांच्याजवळ असलेले असल अज्ञान ते हेच श्लोक एकोणतीस अत्यंत दुर्लभ असणारे हे मनुष्य शरीर पुष्कळ जन्मांनंतर मिळालेले आहे याच्यामुळे परमपुरुषार्थाची प्राप्ती होऊ शकते त्याचबरोबर हे नाशही पावणारे आहे हे जाणून जोवर मृत्यूने त्याला आपल्या कवेत घेतले नाही तोवरच शहाण्याने तत्काळ आपल्या परमकल्याणासाठी प्रयत्न करावेत कारण विषयभोग तर सर्वत्र मिळतात क्ष योनी घालतो एवढा अलभ्य पाहून त्याचे पितरही मोठा, मोठा उत्सव करू लागतात मनुष्य देह प्राप्त झाल्यावर आधी सारे भोग भोगून घेऊ आणि मग सावकाश परमार्थाला लागू असे म्हटल्यास तेवढी शास्वती येथे खरोखर नाही कारण मृत्यूचा तडाखा अनिवार्य आहे मृत्यू हा कोणाच्या गुणांचाही विचार करीत नाही व दोषांचाही विचार करीत नाही तो देश किंवा परदेश म्हणत नाही हा दिवस आहे किंवा रात्र रा आहे हे पाहत नाही तत्काळ नाशच करतो सापाने ज्याप्रमाणे बेडूक धरल्यावर त्यासभराभर गिळू लागावे त्याप्रमाणे देह जेव्हापासून झाला तेव्हापासून मृत्यू हा लागलेलाच आहे साप बेडकाला गिळित असतो आणि बेडूक आपल्या तोंडाने माशा धरीत असतो त्याप्रमाणे मृत्यूमुखात पडलेली माणसे विषयाच्या भूलीला झोंबतच असतात यात जो आळस करी तो सर्वस्वी स्वी बुडतो त्याच्या हातात असलेला परमार्थ जाऊन तो संसार चक्राच्या गिरक्या खात पडतो हे यदू हे सर्व लक्षात आणून ह्याच देहाने लगबग करून परमार्थ साधावयाला म्हणजे ब्रम्ह प्राप्ती करून घेण्याला नेहमी तयार असावे आरसाला छाटून टाकून झोपेला बाजू सारून रात्रंदिवस एकसारखे आत्मचिंतन करीत राहावे शूर क्षत्रिय वीर युद्धाला निघाले म्हणजे परचक्राला जिंकल्याशिवाय जसा विसावा म्हणून घेत नाहीत तितक्याच वेगाने परमार्थाच्या मागे लागले पाहिजे आपले लग्न लागेपर्यंत बिजवराचे मन जितके सावध असते तितके आपणही जीवशिवाचे लग्न लागेपर्यंत सावध असले पाहिजे राजाचे एकुलते एक मूल अकस्मात चुकले तर तो जसा सारा मुलूक शोधतो त्याप्रमाणे आपण आपले निजसुख साधून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे काळाचा तडाखा जोपर्यंत बसला नाही तोपर्यंत परमार्थ साधण्याकडेच आयुष्य खर्च केले पाहिजे फुकट दवडता कामा नये परंतु नरदेहाच्या अमोल आयुष्यात प्रपंचाच्या उमेदीमुळे विषयाच्या लालसेने सारे मनुष्य भोगवे आहेत पशु आदी करून दुसरे काहीच नाही तोच विषय नरदेहातही वाढवला तर त्यापासून हित हे कोणते झाले विवेकदृष्टीने विचार केला तर विषय हे प्रारब्धानुसारच मिळत असतात त्यांच्यासाठी व्यर्थ यातायात करीत बसल्याने मूळ नरदेहाचाच नाश होतो नरदेह हा मोठा पवित्र आहे तो प्राप्त झाला असून जो ब्रम्हान साध्य करीत नाही तो दोन पायांचाही ढोंगी ज्ञानाची खटपट करीत राहणे म्हणजे दारू प्यालेले माकड जसे जोराने तडातड उडत असते त्याप्रमाणे होय ब्रम्ह साक्षातकाराशिवाय मोठे शास्त्रज्ञानी झाले तरी ते अंधारातले काजवे म्हणून समजावे अज्ञानरूप रात्रीमध्ये ते मोठे चकाकतात पण सूर्योदय झाल्यावर त्यांना कोण विचारतो